पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील अध्याय तिसरा दिनांक 24 अकरा एकोणीसशे तीस सोमप्रभात अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जेवा स्तित प्रज्ञाला ओळखण्याच्या खुना सांगितल्या आणि स्तित प्रज्ञाने काय केले पाहिजे याबद्दल श्रीकृष्णाने अवाक्षरी काढले नाही तेव्हा अर्जुनाला वाटले की स्थित अवस्था प्राप्त करून घेण्याकरता माणसाने काही न करता एका ठिकाणी केवळ शांत बसून राहिले पाहिजे त्यामुळे तो कृष्णाला विचारतो असे दिसते की तुला कर्मापेक्षा ज्ञान अधिक श्रेष्ठ आहे असे वाटते असे असेल तर तू मला हे भयानक कृत्य करण्याकरिता आग्रह करून माझ्या मनात गोंधळका निर्माण करतो आहेस हे देवा मला स्पष्टपणे सांग की माझे कल्याण कशात आहे याचे उत्तर देत कृष्ण म्हणाला अरे निष्पाप अर्जुना आधी काळापासून या जगात हे दोन मार्ग चालत आले आहेत एका मार्गमध्ये ज्ञानाला महत्व देण्यात आले आहे तर दुसऱ्यात कर्माला परंतु तुझा लक्षात येईल की कर्म केल्याशिवाय माणसाला अंतरकर्मीही होता येऊ शकत नाही कर्म केल्याशिवाय माणसाला ज्ञान मिळू शकत नाही सर्व सोडून माणूस एका ठिकाणी बसून राहिला तर तो सिद्ध पुरुष होऊ शकत नाही आपल्यापैकी प्रत्येकजण दर क्षणी काही ना काही करत असतो हे तुझ्या लक्षात येत नाही काय आपली प्रकृतीच अशी आहे की तो आपल्याला कर्म करायला लावते जगाचा हात नियम असल्यामुळे जो माणूस केवळ हाताला हात जोडून बसलेला असतो परंतु मनातून मात्र तो विविध विषयांमध्ये रमलेला असतो असा माणूस मूर्खत्र असतोच शिवाय लोक त्याला दांबिकाय म्हणतात अशा प्रकारे निरर्थक कृती करत बसण्यापेक्षा आपली इंद्रिय निद्रात ठेवायची आवडीनिवडी बाजूला ठेवायच्या आणि अनासक्त भावाने या अथवा त्या कर्मात स्वतःला गुंतवून घ्यायचे हे उचित होणार नाही काय हे अर्जुना नियत सहजपणे वाटायला आलेले सेवाकार्य तू इंद्रिय करून करत जा आपल्यावर सोपवण्यात आलेले काम करणे ही गोष्ट आळशीपणामुळे काही न करण्यापेक्षा उत्तम आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की जर आपण त्यागाचा वा यज्ञाच्या भावनेने कर्म केले नाही तर आपण कर्मबंधनांनी बांधले जातो यज्ञाचा इथे शब्दशा अर्थ घ्यायचा नाही इतरांच्या मदतीकरता झटणे म्हणजे सेवा करणे हा यज्ञाचा अर्थ आहे आणि जेव्हा सेवा केवळ सेविकता करण्यात येते तेव्हा आसक्तीचा वा, ते वा, वा रागद्वेषाचा प्रश्न सुपस्थित होत नाही हे अर्जुना तू असा यज्ञ अशी सेवा करत जा ब्रह्माने जेव्हा हे विश्व निर्माण केले तेव्हाच त्यांनी विश्वाबरोबरच या यज्ञाचीही निर्मिती केली आणि माणसाच्या कानात सांगितले जगात जा परस्परांची सेवा करा आणि स्वतःचा उत्कर्ष करून घ्या सर्व प्राणी मात्रांकडे ईश्वर म्हणून पहा त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करा आणि मग तेही तुम्हाला प्रसन्न ठेवतील असे केले तर ईश्वराची तुमच्यावर कृपा होईल व तो तुम्हाला मनोवांछित फळं देईल त्यामुळे लक्षात ठेवा की जो इतरांची सेवा न करता इतरांचा वाटा न देता खातो तो चोर असतो आणि जो, जो लोकांना प्राणीमात्रांना कर्मफळातील त्यांच्या हक्काचा वाटा देतो व वा नंतर खातो त्याला कर्मफळाचा उपभोग घेण्याचा अधिकार असतो व तोच कर्मफलाच्या पापांपासून मुक्त होतो उलट पक्षी जो स्वतःकरताच कमावतो मजुरी करतो तो पापी असतो आणि तो पापाचे अन्न खातो निसर्ग नियम आहे की प्राणी मात्र अन्नावर जगत असतात अन्नधान्याची निर्मिती पावसाद्वारे होत असते आणि पाऊस पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांच्या यज्ञामुळे म्हणजे त्यांच्या परिश्रमाद्वारे पडत असतो जिथे प्राणी मात्र असतात तिथे पाऊस असतोच प्राणी मात्र श्रमजीवी असतात सर्व परिश्रमावर जगत असतात कोणीही आसत पडून राहून खाऊ शकत नाही आणि जर हे मूळ जीवांकरता खरे असेल तर माणसाकरता ही गोष्ट किती मोठ्या प्रमाणात लागू होईल कर्माचे मूळ ब्रम्ह आहे आणि ब्रम्ह अक्षरब्रम्हमधून निर्माण झाले आहे त्यामुळे तो अक्षरब्रम्ह सर्व प्रकारच्या त्यागामध्ये आणि सेवेमधे उपस्थित असतो जो कोणी परस्परच्या सेवेची ही साखळी तोडतो तो पापी असतो आणि त्याचे जगणे व्यर्थ असते मंगल प्रभात जेव्हा माणसाला मनशांती आणि समाधान असते तेव्हा असे म्हणतात की त्याच्याकरता करण्यासारखे काही शिल्लक नसते कर्म केल्यामुळे त्याचा कोणताच लाभ होत नाही आणि न ना केल्यामुळेही काही लाभ होत नाही त्याला सेवेद्वारे कोणताही वैयक्तिक स्वार्थ साध्य करायचा नसतो आणि तरीही त्याने यज्ञ करणे थांबवता कामा नाही त्याचप्रमाणे हे अर्जुना तू तु तुझे दैनंदिन कर्तव्य पार पाड आणि ते करताना राग द्वेष व आसक्ती वगैरे ठेवू नकोस जो माणूस अनासक्त भावनेने आपले कर्तव्य पार पाडतो त्याला ईश्वरप्राप्ती प्राप्त होते शिवाय परिपूर्णता प्राप्त केलेल्या जनकासारख्या निस्पृहि राजांनीही कर्म करता सिद्धी प्राप्त करून घेतली होती जिथे जनकसारखा राजाही लोकहितार्थ सतत कर्म करत होता तर तू वेगळा कसा काय वागू शकतोस नियमच आहे की चांगली आणि मोठी माणसे जशी वागतात तशी सामान्य माणसेही वागत असतात तू माझे सुधारण कर्म करून मला काय मिळवायचे असते आणि तरीही क्षणाचाही विसावना घेता मी स्वतःला सतत कर्मात गुंतवून ठेवत असतो लोक ही कमी अधिक प्रमाणात सतत कामात व्यस्त असतात परंतु मी काम करणे बंद केले तर या जगाचे काय होईल सूर्य चंद्र आणि तारे यांनी फिरणे बंद केले तर जगात काय उलथाफालत होईल याची कल्पना तू करू शकतोस या सर्वांना गती देणारा व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा तर मीच आहे परंतु माझ्या वृत्तीत आणि सामान्य माणसाच्या वृत्तीत अंतर आहे माझ्यात आसक्ती नाही त्यांच्यात आसक्ती असते आणि त्यामागे त्यांचा स्वार्थ असतो तुझ्यासारख्या सुज्ञ माणसाने काम करणे बंद केले तर इतरही तसेच करतील आणि मग ते बुद्धिभ्रष्ट होतील त्यामुळे इतरांनी काम करणे थांबवू नये आणि हळूहळू त्यांनी अनासक्त भावने काम करणे शिकावे म्हणून तू अनासक्त भावने तुझे कर्तव्य पार पाड मानसाच्या स्वभावात जे गुण असतात त्याप्रमाणे त्याला कार्य करावेच लागते मीच करता आहे असे केवळ मूर्खच समजत असतो श्वासोच्छवास करणे ही मानसाची प्रकृती आहे स्वभाव आहे आणि डोळ्याच्या पापणीवर एखादा किडा बसला तर पापण्यांची आपोआप हालचाल होते परंतु असे कोणीही म्हणत नाही की मी श्वासोच्छवास करतो वा मी माझी पापणी हलवतो मानवाचे सर्व वर्तनही याच निसर्ग नियमाप्रमाणे का होऊ नये त्याबद्दल अहंकार बाळण्याचे कारण काय अनासक्त भावनेने काम करता येण्याचा उत्तम मार्ग आहे किंचितही अहंकार मनात न बाळगता आपली सर्व कामे मला अर्पण करणे आणि माझ्या हातातील एक साधन म्हणून प्रकृतीच्या गुणधर्माप्रमाणे सर्व कर्म करणे अशा प्रकारे काम केल्यामुळे माणसातील अहमृत्यू स्वार्थ इत्यादी नष्ट होतात व त्याचे कर्म स्वाभाविक आणि निर्दोष होते आणि अनेक प्रकारच्या भानगडीतून ते मुक्त होते त्यासमोर कर्मबंधन तर शिल्लक राहत नाही त्यानंतर कर्माचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही असे झाल्यानंतर माणसाला बंधनात अडकवण्याचे सामर्थ्य कर्मामध्ये राहत नाही कर्म स्वाभाविक झाल्यानंतर मी कर्म करणार नाही असे म्हणणे हा व्यर्थ अहंकार होईल अहंकारग्रस्त माणूस जरी बरोबर काम करताना दिसत नसला तरी त्याच्या मनात सतत काही ना काही योजना सुरू असतात ही गोष्ट तर बाह्यता कार्यरत असलेले दिसण्यापेक्षाही वाईट आहे व तिच्यामध्ये बंधन निर्माण करण्याची अधिकच ताकद असते खरे पाहता इंद्रियांना आपापल्या विषयांबद्दल आकर्षण वा अपकर्षण वाटत असते उदाहरणार्थ कानांना काही धुणे चांगले वाटत असतात तर काही नाही नाकाला गुलाबाच्या फुलाचा सुगंध आवडतो तर घाणीचा वास आवडत नाही इतर ज्ञानेंद्रियाबद्दलही हेच सांगता येईल त्यामुळे माणसाने राग द्वेषरूपी या दोन दरोडेखोरांना कधीही शरण जाऊ नये त्यांच्या नजरेतून सुटण्याकरता माणसाने कर्माच्या शोधात जाऊ नये त्याने आज एक गोष्टीचा उद्या दुसऱ्या गोष्टीचा आणि परवा गोष्टीचा मोहात पडू नये तर ईश्वर कृपेने जे कोणते काम त्याच्या वाट्याला आले असेल ते काम, काम करण्याकरता त्याने सदैव तत्पर राहिले पाहिजे अशा प्रकारे त्याची तयारी झाली की मग आपण जे काही करतो आहो ते ईश्वरी कृपेमुळे करतो ते ईश्वरी काम आहे आपले नाही अशी भावना त्याच्या मनात निर्माण होईल व मग त्याचा अहंकार नाहीसा होऊन जाईल हाच स्वधर्म आहे प्रत्येकाने आपल्या धर्माला चिकटून राहिले पाहिजे कारण तो त्याच्याकरता सर्वोत्तम असतो एखाद वेळी परमधर्म अधिक चांगला आहे असे वाटू शकेल, असे झाले तरी तो धोक्याचा मार्ग आहे असे समजून माणसाने त्यापासून दूर राहिले पाहिजे आपले कर्तव्य पार पाडत असताना मृत्यू येणे यातच मोक्ष आह राग द्वेषविरहित कर्म म्हणजेच यज्ञ वा असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले तेव्हा अर्जुनानिचारल माणसाला पाप करण्याकरता प्रवृत्त करत ती गोष्ट कोणती अनेकदा असे आढळत की माणूस त्याच्या इच्छेशिवाय पाप ढकलला जातो त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले आपल्याला गुलामाप्रमाणे वागायला लावणारे मुख्य आरोपी काम आणि क्रोध आहेत हे जणू सख्या भावाप्रमाणे आहेत जर कामना पूर्ण झाली नाही तर क्रोध हा स्वाभाविक परिणाम असतो जो माणूस काम आणि क्रोधाचा गुलाम असतो तो, तो रजोगुणी आहे असे म्हणतात काम हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि या शत्रुविरुद्ध माणसाला अहर्णीशुद्ध करावे लागत असते ज्याप्रमाणे आरशावर धूळ बसली की तो झाकला जातो धुरामुळे अग्नि गुदमरतो आणि गर्भ गर्भाशयात झाकला जातो त्याप्रमाणे क्रोध ज्ञानाचे तेज हिरावून घेतो व त्याला गुदमरून टाकतो आणि हा काम अग्निसारखाच विकराळ आहे त्याची भूक कधीही तृप्त होत नसते तो माणसाच्या इंद्रियाचा मनाचा आणि बुद्धीचा तबा घेतो व त्याला स्खलनाकरता प्रवृत्त करतो त्यामुळे आधीच तुझ्या इंद्रियावर नियंत्रण मिळून मनावर विजय मिळव तू जेव्हा असे करशील तेव्हा तुझी बुद्धी तुझ्या आज्ञेचे पालन करील इंद्रियापेक्षा मन बलशाली आहे आणि मनापेक्षा बुद्धी अधिक शक्तिशाली आहे आणि या सर्वांमध्ये आत्म्याचे महत्व सर्वाधिक आहे माणसाला त्याच्या आत्मशक्तीचे भान नसल्यामुळे इंद्रिये मन आणि बुद्धी या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत असे त्याला वाटू लागते परंतु आत्मशक्तीबद्दलचा विश्वास एकदा त्याच्या मनात निर्माण झाला की इतर सर्व गोष्टी आपोआप सुलभ होत जातात त्यानंतर काम क्रोत आणि त्यांची इतर मित्रमंडळी यांचा धसका घेण्याचे कोणतेही कारण राहत नाही या अध्यायाला मी गीता समजून घेण्याची किल्ली म्हणतो याचा एका वाक्यात सरावून सांगायचा तर तो असा आहे जीवन करता आहे भोगा करता नाही त्यामुळे आपण आपले जीवन यज्ञमय केले पाहिजे हे विचारबुद्धीला पटणे ही केवळ पहिली पायरी आहे आणि ही गोष्ट पटल्यानंतर त्यानुसार आपण आचरणाला सुरुवात केली की कालानुक्रमाने आपले अंतःकरण शुद्ध होऊ लागते परंतु खरी सेवा म्हणजे काय हे करण्याकरता इंद्रिय दमनाची आवश्यकता असते इंद्रिय दमन करता करता सत्य देवतेचे स्पष्ट आणि अधिक स्पष्ट दर्शन होऊ लागते ज्या मागे स्वार्थ असतो त्या सेवेत भावना राहत नाही आणि तिच्यातील त्यागाचा गुण हरवतो हे कळल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वादविवाद पडण्याचे कारण नाही त्याकरता अनासक्त भाव निर्माण करण्याकरता तातडीने प्रयत्न करणे आवश्यक असते हे कळले की सर्व प्रकारचे वाद आपल्याकरता निरर्थक ठरतात कृष्णाने अर्जुनाला आपल्या नातलगांना मारण्याकरता खरोखरच सांगितले होते काय त्याचा धर्म कोणता होता अशा प्रकारच्या प्रश्नांना याठिकाणी कायमचे उत्तर मिळते जेव्हा अनासक्त भावाने आपण वर्तन करू लागतो तेव्हा शत्रुला मारण्याकरता उचललेला सुराही आपल्या हातून गळून पडतो परंतु अनासक्त भावाच्या केवळ देखाव्याने कोणताही लाभ होऊ शकत नाही आपण जर आपले प्रयत्न चिकाटीने सुरू ठेवले तर अनासक्तीची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते असे कदाचित पहिल्याच दिवशी होऊ शकेल वा त्याला हजारो वर्षही लागू शकतील याकरता किती वेळ लागतो याची काळजी करण्याचे कारण नाही कारण प्रयत्नामध्येच यशाची मुळे दडलेली असतात परंतु आपण मात्र सदैव दक्ष असले पाहिजे आणि जो काही प्रयत्न करतो आहोत तो अंत करण्यापासून आहे की आपण आत्मवंचना करत आहोत याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि ही गोष्ट करणे आपल्या सर्वांना नक्कीच शक्य आहे